पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण एकशे अकरा प्रार्थना प्रवचन सप्टेंबर बारा एकोणीशे सत्तेचाळ नवी दिल्ली सप्टेंबर बारा एकोणीशे सत्तेचाळ आणि भगिनीं आज सनद्द प्रांतातून मला फार दुःखद बातमी कळली आहे ही, ही बातमी ऐकून अर्थातच मला फार वेदना झाल्या सरद्द प्रांतात मी भरपूर वेळ घालवलेला आहे बाचाकांन माझ्याबरोबर होते तिथे मी डॉक्टर खान साहेबांबरोबर राहिलो होतो मुस्लिम लीगच्या फुडाऱ्यांबरोबर माझ्या मैत्रीपूर्ण भेटी गाठी झाल्या होत्या आणि आता हिंदू आणि शीख तिथे शांततापूर्वक राहू शकत नाही हे पाहून मला आश्चर्य होते, तिथे हिंदू आणि शिखांची भरपूर वस्ती आहे परंतु मुसलमानांच्या तुलनेत त्यांची संख्या कमी आहे ते काहीही असले तरी संख्येला महत्व नसते एखाद्या निरागस मुलाला सुद्धा तिथे सुरक्षितपणे राहता आल पाहिजे मला स्वतः जे वाटते ते वाट वाट मी तुम्हाला सांगत असतो म्हणजे आपण संतापू नये आपल्याला अर्थातच वेदना होतील संकटात असलेल्या आपल्या भावंडांबद्दल आपल्याला सहानुभूती वाटली पाहिजे आणि काळजीही वाटली पाहिजे माझी भावंडे मारली गेली म्हणून मीही मुसलमानांना का मारू नये असे वाटणे स्वाभाविक आहे परंतु माझ्याबद्दल म्हणाल तर माझ्या भावाचा खून करण्याचा सुद्धा मी खून करणार नाही असे असताना मी इतर निष्पाप लोकांचा खून केला पाहिजे काय वाईटाशी वाईट या तत्वज्ञानावर माझा विश्वास नाही जो कोणी वाईट शब्दांचा आणि वर्तनाचा उपयोग करतो तो पशु होतो तो, तो भानावर राहत नाही माझ्या लहानपणाचा एक प्रसंग मी तुम्हाला सांगेन मला वाटते की मी ते वेळी दहा वर्षाचा असेल माझा मोठा भाऊ आजारी पडला होता तो जवळपास वेळ लागल्यासारखा झाला होता प्रत्येकाला त्याची की वाटत होती आम्ही अनेक डॉक्टरांना बोलावले परंतु तुरुंगा अधिकारायला नाही आणि आम्ही त्याला तुरुंगातही पाठवले नाही त्याला वेळ लागल्यासारखे झालेले असल्यामुळे आम्ही सैनिकांनाही बोलावले नाही माझे वडील अशा पदावर होते की त्यांची इच्छा असती तर त्याप्रमाणे ते करू शकत होते परंतु त्यांनी असे काही करण्याचे का टाळले अखेरीस तो त्यांचा मुलगा होता आणि माझे वडील स्वतःच्या मुलाला कसे मारू शकत होते तर हे सर्व लोक माझ्या मुलाप्रमाणे आहेत माझ्या स्वतःच्या भावाप्रमाणे आहेत माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मुसलमानांना शत्रू समजू नका माझे मित्र असलेले कितीतरी मुसलमान मी तुम्हाला दाखवून देऊ शकेन आपला देश भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागला गेला केवळ करता, मागे राहिलेल्या मुसलमानांची कत्तळ करून आपल्याला काही मिळणार नाही पाकिस्तान सरकार आपले कर्तव्य विसरले आहे पाकिस्तानचे महाराज्यपाल कायदे आझम दिनांनी अशा धोरणापासून दूर राहावे अशी मी त्यांना विनंती करेन वृत्तपत्रावरील रुत्ता वृत्तांत जर खरा असेल तर मी त्यांना सांगेन की हिंदू आणि शीख तुमची सेवा करण्याकरता पाकिस्तानमधे राहिलेले आहेत आता हिंदू आणि शिखांनी घाबरण्याचे काय कारण ते घाबरलेले आहेत कारण त्यांना आणि त्यांच्या बायकांना मारले जाईल वा त्यांच्या बायकांचे अपहरण केले जाईल अशी त्यांना भीती वाटते आपल्याला धोका आहे अशी भीती त्यांना वाटते म्हणून ते पळत आहेत त्या सरकारमध्ये असे का व्हावे लोकांना मला सांगायचे वाटते की तुम्ही असे दानव होऊ नका हिंदू आणि मुसलमान म्हणत असतील की पाकिस्तानमधील हिंदू आणि शीख संगणात असल्यामुळे हो त्यांना तिथे विनाश करण्यात आलेला असल्यामुळे हो व लक्षावधी रुपयांची मालमत्ता तिथे ठेवून त्यांना पळून यावे लागले म्हणून आम्ही स्थानिक मुसलमानांवर बदला घेऊ तर असे म्हणणे शुद्ध पशुत्वाचे होईल पाकिस्तानच्या हिंदूंची आणि शिखाची भयानक अवस्था मी पाहिली आहे मी लाहोर मध्ये राहिलो आहे तुम्हाला असे वाटते काय की मला वेदना झाल्या नाहीत पंजाबी लोकांना झालेल्या वेदनांपेक्षा माझ्या वेदना कमी नाहीत असा माझा दावा आहे पंजाबमधील कोणी हिंदू वा आला आणि मला म्हणाला की तुमच्यापेक्षा मला होणारा वेदना अधिक तीव्र आहेत कारण मी माझा भाऊ वा मुलगी वा वडील गमावले आहे तर मी म्हणेन की तुझा भाऊ माझा भाऊ आहे तुझी आई माझी आई आहे आणि तुझ्या अंतकरणात जशा वेदना आहेत तशाच माझ्याही अंतकरणात आहेत मी सुद्धा माणूस आहे व माझा संताप होत असतो परंतु मी माझा राग घेतो ते मला शक्ती देते त्या शक्तीने मी कोणता बदला घेऊ शकतो मी कशाप्रकारे बदला घेतला तर त्यांना आपल्या अपराधाबद्दल पश्चाताप होईल व आपण भयानक अपराध केल्याची ते कबुरी देतील मुसलमानांनी पश्चिम बंजाबमध्ये काय गेले ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे मुसलमान जर त्यांच्या धर्माचा विनाश करत असतील तर आपण काय करू शकतो आपण त्यासंबंधी काय करणार आहोत मुसलमानांनी रानटीपणाचे वर्तन केले आहे म्हणून दिल्लीतील दिल हिंदूंनी शिखांनी आणि जे बाहेरून आले आहेत त्या सर्वांनी मुसलमानांशी रानटीपणाचे वर्तन केले पाहिजे काय आज मी जामा मशी गेलो होतो त्या भागात राहणाऱ्यांना मी भेटलो त्या भागातील स्त्रियांनाही मी भेटलो तेथील कायही बाया रडल्या आणि काहींनी आपली दुरावस्था करता, आपल्या मुलांनाही बाहेर आणले मी त्यांनी पश्चिम बंजाबमधील आणि सरद्द प्रांतातील हिंदू आणि शिखांची व्यथा सांगितली पाहिजे काय असे केल्यामुळे पंजाबच्या हिंदूंचे आणि शिखांचे दुःख किंचितही दूर होईल काय पाकिस्तानमधील लोकांनी दानवीपणाचा मार्ग स्वीकारला म्हणून हिंदू आणि शिखांनीही तसेच केले यामुळे एक दानव दुसऱ्या दानवातील दोष कसे काय पाहू शकतो यामुळेच तुम्हा सर्वांना मला विनंती करायची आहे की भारत आणि पाकिस्तानला वाचवा आणि अशा प्रकारे संपूर्ण देशाला वाचवा आपण जर अखेरपर्यंत चांगले राहिलो तर पाकिस्तानमधील मुसलमानांनाही चांगले व्हावे लागेल हाच जगाचा नियम आहे तो कोणीही बदलू शकत नाही ज्या माताराने धर्माचा भरपूर अभ्यास केला आहे आणि प्रत्येकाची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे तो तुम्हाला हे सांगत आहे माझ्या अठ्याहत्तर एकोणऐंशी वर्षाच्या आयुष्यात मला भरपूर अनुभव आला आहे मी भारताबाहेर वीस वर्ष राहिलो आहे मी निग्रोनच्या भूमीत म्हणजे दक्षिण आफ्रिकेत राहिलो आहे परंतु रामायणाचा त्याग कधीही केला नाही माझ्या स्वतःच्या अनुभवाच्या प्रकाशात मी सांगतो की कोणत्याही अपराधाची शिक्षा देण्याचे काम आपले नाही जो आपले हित करतो त्याचे आपण हित करणे ही केवळ बनयागिरी आहे आणि असे करणारा नकली बनिया असतो मी म्हणतो की मी स्वतः बनिया आहे आणि मी खरा बनिया आहे तुम्ही नकली बनिया होऊ नका खरा माणूस तो असतो जो वाईट पणाला, वाईटपणाला पणाने उत्तर देतो हे मी माझ्या बालपणी शिकलो मी वाईट पणाला, वाईटपणाला पणाने उत्तर देईल ते लोक मशिदीद अतिशय दयनीय अवस्थेत पडलेले होते शुक्रवारी मोठ्या संख्येत मजा करण्याकरता ते जसे गोळा होत असतात तसे ते गोळा झाले नव्हते कलकत्ता आणि बिहार येथील मुसलमानांकरता आणि नोआालीतील हिंदूंकरता मी काहीतरी केले असल्याचे त्यांनी ऐकले होते मी त्यांना भेटायला गेलो हे पाहून त्यांना बरे वाटले स्वतःला सनात हिंदू म्हणणारा आणि त्यामुळे मुसलमान शीख पारसी ख्रिश्चन असण्याचाही दावा करणारा मी त्यांच्याकरता काय करू शकेन असा विचार त्यांना पडला होता एक आई म्हणाली की माझे मूल मरम पावले आहे आणि आता काय करावे ते मला कळत नाही मी तिला सांगितले बाई ग, मी तुला काय सांगू शक्यतो ईश्वराचे स्मरण कर तो तुझ्यावर कृपा करील तुझे मूल गेले म्हणून काय प्रत्येकजण मिळाला तरी काय चाकुणे जरी नाही तरी शक्य आहे की कॉलर आणि तू सुद्धा त्यास मार्गाने जाशील तू कायम जगण्याकरता आलेली नाहीस आलेली आहेस काय यामुळे ईश्वराचे स्मरण कर यावर रडून तू काय मिळणार आहेस आपण आपला स्वतःचा धर्म समजून घेऊया आपल्या स्वतःच्या धर्माच्या प्रकाशात मी लोकांना सांगेन की हिंदूंनी उन्मादात काही करू नये हे पाहणे आहे आणि शिखांनी वेडाच्या वरात काही करू नये हे पाहणे आपले सगळ्यात मोठे कर्तव्य आहे मला तुम्हाला सांगायचे आहे की ज्या सर्व मुसलमानांनी आपली घरे सोडलेली आहेत त्यांना त्यांच्या घरी परत पाठवण्यात यावे त्यांना आताच्या आता परत पाठवण्याचे धैर्य माझ्यात नाही परंतु या लोकांना परत त्यांच्या घरी पाठवायचे आहे हे आपल्या मनात असले पाहिजे मुसलमानांना ज्या घरातून पळून यावे लागले तिथे त्यांना परत पाठवले जात नाही तोपर्यंत आपल्याला मनशांती मिळू शकत नाही एक मुद्दा मात्र विचारात करण्यासारखा आहे आज मला लोक सांगत होते की मुसलमान त्यांच्या घरात शस्त्र ठेवतात दारूगोळा ठेवतात आणि मी कधीही न पाहिलेल्या मशीनगन आणि स्टेनगन ठेवतात उदाहरणार्थ हे प्रकरण सब्जी मंडीतील आहे प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवण्याची माझी तयारी आहे परंतु या गोष्टीला आपण का घाबरावे मी मुसलमाना सांगेन आणि दिल्लीतील प्रत्येकाला सांगेन की ईश्वर साक्षीने तुम्ही घोषित करा की पाकिस्तानमधील अप्रधान करता इथे आम्ही कोणालाही मारण्याचे काहीही कारण नाही आम्ही तुमचे मित्र आहो आणि आम्ही भारताचे आहो आणि अखेरपर्यंत भारताचे राहू दिल्ली काही ठिकाण नाही ही देशाची राजधानी आहे इथे आमची फार मोठी जामा मशीद आहे तसेच किल्लाही आहे हे तुम्ही बांधलेले नाही आणि आम्हीही बांधले नाही आमच्यावर राज्य करणाऱ्या मोगलांनी ते बांधले हे भारताचे भाग झाले आहेत आज मुसलमानांना देश सोडून निघून जाण्याकरता सांगण्याचा अर्थ हा आहे काय की तुम्ही जामा मशिदीचा ताबा घ्याल आणि तुमचा हेतू जर तो असेल तर त्याच्या परिणामांची तुम्हाला कल्पना आहे काय त्याचा थोडा विचार करा आणि जामा मशिदीत राहणार आहो काय अशा कोणत्याही प्रस्तावाशी मी सहमत होऊ शकत नाही मुसलमानांना त्या ठिकाणाला भेट देण्याचा अधिकार असलाच पाहिजे ती त्यांची आहे आपल्याला सुद्धा तिचा अभिमान वाटतो ती कला कौशल्याने परिपूर्ण आहे आपण ती जमीन दोस्त करणार आहोत काय असे कधीही करता येणार नाही माझेही मुसलमानांना आव्हान आहे की आम्ही भारताचे आहो व भारतीय संघराज्याशी आम्ही प्रामाणिक राहू असे मोकळेपणाने त्यांनी घोषित करावे ते जर ईश्वरनिष्ठ असतील व भारतीय संघराज्यात राहण्याची त्यांची इच्छा असेल तर त्यांना हिंदूंशी वैर करता येणार नाही आणि माझी इच्छा आहे की इथल्या मुसलमानांनी हिंदूंचे शत्रू झालेल्या पाकिस्तानमधील मुसलमानांना वेडेपणाचा मार्ग धरू नका असे सांगावे तुम्ही जर अशा वेळेपणाच्या मार्गाने जाल तर आम्ही तुमच्याशी सहकार्य करू शकणार नाही आम्ही संघ राज्याशी राहू व तिरंग्याला वंदन करू आम्हाला सरकारच्या आदेशाचे पालन करावे लागेल असे सांगावे या मुसलमानांनी इतर सर्व मुसलमानांना आपली शस्त्रे परत करण्याकरता सांगाव शस्त्र ठेवल्याबद्दल कुणालाही शिक्षा न करणे हे सरकारचे कर्तव्य आहे कलकत्त्यात मी नेमके हेच केले तिथे लोकांनी शस्त्रासांचा भरपूर साठा माझ्या स्वाधीन केला त्यातील बहुतेक लोक हिंदू होते इथे जर मुसलमानांजवळ शस्त्रे असतील तर मग हिंदू काही शस्त्रे ठेवणार नाहीत काय हिंदूंना मी सांगत आहे की तुम्ही मुळी शस्त्र ठेवू नका तुम्हाला जर शस्त्र ठेवायचे असेल तर तुम्ही परवाना घ्या असे सांगतात की पंजाबमध्ये प्रत्येकाला शस्त्र ठेवण्याचा अधिकार देण्यात आला आहे यामुळे पंजाबचे काही भले होणार नाही प्रत्येकाला शस्त्रे ठेवण्याचा जर अधिकार देण्यात आला तर लोक एकमेकांशी भांडून परस्परांना मारतील सरकारला शस्त्रांची गरज असते नागरिकांना त्यांचा काय उपयोग शहरातील कोणीही शस्त्र ठेवू नये मुसलमानांनी आपल्याजवळची सर्व शस्त्रे सरकारच्या सुपूर्द करावी अशी माझी इच्छा आहे परस्परांबद्दलची भीती नसावी आपण त्यांना सांगितले पाहिजे की बाहेर काहीही झाले तरी दिल्लीतील आपण लोक भावाभावाप्रमाणे राहू हीच गोष्ट कलकत्त्यात घडली होती आणि हिंदू मुसलमानांनी भावाभावाप्रमाणे राहण्याकरता सुरुवात केली होती बिहारमधील हिंदूंनी हीच वृत्ती धारण केली होती दिल्लीत तुम्ही अशीच परिस्थिती लगेच निर्माण केली पाहिजे तसे झाले तर मला लगेच पंजाबमध्ये जाता येईल व दिल्लीतील मुसलमान शांततापूर्वक राहत आहेत असे तेथील लोकांना सांगता येईल तिथे मी याचे बक्षीस मागेन ममदोद चारबाबांकडून मी याचे बक्षीस मागेन मी पूर्व पंजाबलाही जाईन मी सर्व भागांचा असल्यामुळे मी सर्वांना सांगेन की तुम्ही वेडेपणाला शरण जायला नको मुसलमानांना पाकिस्तान पाहिजे होता आणि तो त्यांना मिळाला आता ते का भांडत आहेत आणि कुणाशी भांडत आहेत त्यांना पाकिस्तान मिळाल्यामुळे आता त्यांना संपूर्ण भारत सुद्धा हवा आहे काय असे कधीही घडणार नाही दुर्बल हिंदूंना आणि शिखांना ते का मारत आहेत मला त्यांना या सर्व गोष्टी सांगायच्या आहेत मी एकटा आहे तुम्हाला संपूर्ण सरकार मिळाले आहे आपापल्या देशात अल्पसंख्याकांचे आम्ही संरक्षण करू असा करार दोन्ही सरकारांनी करावा आपल्याला आपल्या देशातील अल्पसंख्याकाचे संरक्षण करावे लागेल नाही तर आम्ही अल्पसंख्याकाचे संरक्षण करत आहो आणि इथे लहानशा मुसलमान मुलाला सुद्धा कोणी इजा करू शकणार नाही वा आपल्या रक्ताळलेल्या डोळ्यांनी त्याला घाबरवू शकणार नाही असे जवाहरलाल आणि सरदार पटेल कसे सांगू शकतील जर एखादा मुसलमान असा असेल की ज्याने आपल्या घरात चोरून मशीनगं ठेवली असेल तर त्याला आम्ही शिक्षा करू परंतु देशाबद्दल निष्ठा ठेवणाऱ्या मुसलमानांना कोणीही स्पर्श करू शकत नाही तुम्ही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली पाहिजे की जवाहरलाल आणि सरदार पटेल यांना अभिमानाने म्हणता यावे की दिल्लीने काही दिवसांकरता जरी आपले भान हरवलेले होते तरी आता ती भाणावर आली आहे माझ्या सर्व मुसलमान बांधवांना मी सांगू इच्छितो की त्यांनी योग्य वक्तव्य दिले पाहिजे त्यांनी आपली अंतकरणे अगदी आतून स्वच्छ केली पाहिजे शिखांनी काही वक्तव्य प्रसिद्धी केली आहेत तसेच हिंदूंनीही जर मन आणि अंतकरण शुद्ध झालेले असेल तर आपण मैत्रीपूर्ण वातावरणात एकत्र राहू शकतो अखेरीस दिल्लीतील कितीतरी व्यापार इतक्या सुंदर इमारती येथील संस्कृती हे सर्व हिंदू आणि मुसलमानांचे आहे कोणा एकाचे नाही प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन सप्टेंबर तेरा एकोणीसशे नवी दिल्ली सप्टेंबर तेरा एकोणीशे सत्तेच्या आणि भगिनीं खूप दिवसांपूर्वी बहुदा एकोणीशे पंधरामध्ये मी जेव्हा दिल्लीत आलो होतो तेव्हा वडीलधारे म्हणून मी हकीम साहेब आणि डॉक्टर अंसारी यांना भेटलो होतो दिल्लीवर इंग्रजांची सत्ता नाही तर हकीम साहेबांची सत्ता आहे असे तेव्हा मला सांगण्यात आले होते डॉक्टर अन्सारी हे वडीलधारे गृहस्थ होते तसेच ते फार चांगले शल्य चिकित्सक आणि डॉक्टर होते ते हकीम साहेबांनाही ओळखत होते व त्यांच्याबद्दल त्यांना फार आदर वाटत होता हकीम साहेब सुद्धा मुसलमान होत आणि मोठे विद्वान व हकीम होत ते युनानी हकीम होते परंतु त्यांनी आयुर्वेदाचाही चांगला अभ्यास केला होता हजारो मुसलमान आणि हजारो गरीब हिंदू त्यांच्याकडे अशुधोपचारा करता जात असत हकीम साहेबांशी माझी जी काही ओळख होती त्यावरुन मी सांगू शकतो की ते पैशाची फिकीर करत नव्हते ज्या कोणाला गरज असेल त्यांची सेवा करण्यात त्यांना रस होता आणि ते एखाद्या राजाप्रमाणे होते त्यांचे पूर्व चीनमध्ये राहत होते ते चीनमधील मुसलमान होते आणि अंतर्वायसदग्रस्त होते शहरात तुमचा नेता कोण आहे असे मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक हिंदूला विचारले ते श्रद्धानंजी होते काय श्रद्धानंदी त्यांच्यात भरपूर काम करत असत परंतु नाही त्यांचे नेते हकीम साहेब होते का कारण ते हिंदू आणि मुसलमान या दोघांची सेवा करत होते असो एकोणीसशे साली जशी परिस्थिती होती तशी मी सांगितली आहे परंतु नंतर आमच्या संबंधात जवळीत निर्माण झाली व मी त्यांना अधिक जवळून ओळखू लागलो अन्सारींना सुद्धा मी अधिक चांगला ओळखू लागलो अन्सारींबरोबर मी बरेचदा राहिलो आहे मी त्यांची मुलगी झोहरा आणि जावई शौकत खान या दोघांनाही ओळखतो ते सर्व फार चांगले लोक आहेत आणि ते इथे दिल्लीतच राहतात परंतु काही हिंदू आपल्याला मारून टाकतील की काय अशी भीती त्यांना वाटते ते स्वतःच्या घरात राहत नाही ते हॉटेलमध्ये राहायला गेले आहेत ते वाचले हा केवळ वा योगायोग आहे त्यांचा बारेघरी हिंदू होता त्याने दंगलखोरांना हाकलले हिंदू आणि शिखांमध्ये इतका उन्मत्तपणा का यावा की मुसलमानांनी त्यांना घाबरावे मागे वळून तुम्ही म्हणू शकता की आणि माझ्यावर लाल भडक डोळे वटारत अनेक हिंदू संतप्त होऊन मला म्हणत असतात की तुम्ही बंगाल आणि बिहारमध्ये दूर होता एकदा पंजाबमध्ये या आणि हिंदूंची आणि शिखांची झालेली दुरावस्था पहा आणि तेथील मुलींची अवस्था पहा परंतु या दोन्ही गोष्टी मी एकाच पातळीवर ठेवू इच्छितो काहीही झाले तरी तिथे अत्याचार घडलेले आहेत परंतु एक भाऊ जर वेळाच्या भरात लोकांना मारू लागला तर त्याचप्रमाणे मीही लोकांना मारायला पाहिजे काय ते कसे शक्य आहे मी खरा हिंदू आणि सनातनी हिंदू असल्याचा माझा दावा आहे नेमके याच कारणामुळे मी मुसलमानी आहे पारसी आहे ख्रिश्चन आहे आणि ज्यू सुद्धा आहे माझ्याकरता या सर्व एकाच झाडाच्या शाखा आहेत या शाखामधील कोणत्या शाखा मी राहू द्याव्या आणि कोणत्या तोडून टाकाव्या मी कोणत्या फांदीची पाणी तोडावी आणि कोणत्या फांदीकडे दुर्लक्ष करावे करता सर्व समान आहेत मी हा असा घडलो आहे याबद्दल मी काय करू शकतो प्रत्येकजण जर माझ्यासारखा विचार करू लागला तर जगात पूर्णपणे शांतता आणले आज मी पुराना किल्ल्यात गेलो होतो तिथे मी हजारो मुसलमानांना पाहिले मुसलमानांनी भरलेले दुसरे काही ट्रक किल्ल्याकडे येत होते ते, ते सर्व मुसलमान शरणार्थी होते त्यांना किल्ल्यात आश्रय का घ्यावा हो लागला ते कोणाला घाबरलेले होते ते, ते तुम्हाला घाबरलेले होते की मला मला माहीत आहे की मी कोणालाही घाबरवत नाही परंतु माझे भाऊ जे स्वतःला हिंदू आणि शीख म्हणवतात त्यांना घाबरवत आहेत परंतु त्यांनी त्यांना घाबरवले याचा अर्थ मी त्यांना घाबरवले तुम्ही त्यांना घाबरवले अशा प्रकारे घाबरून पाकिस्तानमध्ये त्यांना पळून जावे लागावे हे मी पाहू शकत नाही पाकिस्तानमध्ये स्वर्ग आहे आणि इथे नरक असे काही नाही आपण अशा नरकात का सापडला आहो मला माहीत आहे की ना आता पाकिस्तान नरक आहे ना भारत आपली इच्छा असली तर आपण त्यांचे स्वर्गात रुपांतर करू शकतो वा आपल्या कृत्यामुळे ते नरकही होऊ शकतात आणि दोन्ही देश जर नरक झाले तर स्वतंत्र माणसाला तिथे कोणतेही स्थान नसेल यानंतर आपल्या नशिबी केवळ गुलामगिरी असेल हा विचार माझ्या अंतकणाला व्यथित करत आहे माझे हृदय थरथरत आहे आणि एखाद्या हिंदूला वा मुसलमानाला वा शिखाला मी हे सर्व कसे समजून सांगू असा प्रश्न मला पडतो किल्ल्यातील फार थोडे मुसलमान संतापलेले होते परंतु इतरांनी त्यांना थांबवले त्यांच्या अंतकनात प्रेम होते आपल्या संतप्त भावांना ते सांगत होते हा म्हातारा आपली सेवा करण्याकरता आला आहे आपले अश्रू पुसण्याकरता आला आहे आपण उपाशी आहो आणि आपल्याकरता कुठे भाकरी मिळते काय हे पाण्याकरता हा आला आहे आपण पाण्याशिवाय हो आहो आणि आपल्याकरता कुठून पाणी मिळू शकते काय हे पाण्याकरता हा आला आहे तिथे त्यांना अन्नपाणी मिळेल की नाही हे मला माहीत नाही काईंनी मला सांगितले की आमच्याकरता इथे अन्नपाणी काहीही नाही मी ते शोधण्याकरता तिथे गेलो तिथे काही लोक माझ्याशी अतिशय प्रेमाने बोलले मला बरे वाटले कोणालाही आपले घर वा संपत्ती माघारी टाकून देऊन जावेसे वाटत नसते हिंदू निर्वासितांचीही अशीच अवस्था आहे तेही आपले घर आणि संपत्ती माघारी टाकून आले आहेत काही मरण पावले ही काही सुखद परिस्थिती नाही प्रत्येकाकरता ही लाजीरवाणी परिस्थिती आहे मी त्यांचीही समजून घालण्याचा प्रयत्न करत होतो तुमच्या माध्यमातून तुम सर्वांशी बोलण्याची माझी इच्छा असली तरी माझे ऐकतो कोण असे म्हणतात की महाभारत काळात पांडवांना पुराणा किल्ल्यात होते. याला तुम्ही इंद्रप्रस्त म्हणा की दिल्ली म्हणा इतिहास हिंदू आणि मुसलमान सोबतसोबत वाढल आह ही मोगलांची राजधानी होती आताही भारताची राजधानी आह मोगल राजघराण्याचा आता कोणीही वार शिल्लक नाही मोगल बाहेरून आल होत परंतु दिल्लीचे रितीरिवाज आणि परंपरा यांच्याशी एकूप झाल होत त्यांच्यातील काही अन्सारी साहेब काही हकीम साहेब आणि काही हिंदूही झाल सुद्धा त्यांच्याकड़ नोकरी करू लागले। अशा या तुमच्या दिल्लीत हिंदू मुसलमान श्रद्धतापूर्वक राहत होते अधूनमधून ते भांडतही होते परंतु हे थोड्या दिवसांकरिता भांडायच आणि नंतर परत एक एका प्रसंगी कोणा माते फिरून श्रद्धानंदजीवर प्राणघातक हल्ला कला परंतु त्याआधी मुसलमानांनी अतिशय प्रमाणे श्रद्धानंदींना जुम्मा मशिदीत न तिथे मुसलमानांना त्यांनी संबोधित कलि होतुमची दिल्लीही अशी आह परंतु आज काय सुरू आहे सरदार नेहमी ताट माननी चालत असत परंतु मी तुम्हाला सांगतो की आता त्यांना खाली मान घालून चालावे लागते आणि जवाहरलाल तो शूर आणि धाडसी जवाहरलाल हवेतून उडत होता तो आज असहाय्य होऊन बसला आहे एक व्यक्ती वेळ लागल्याप्रमाणे वागत असेल तर तिला दुरुस्त करता येऊ शकते परंतु सर्वच अशा प्रकारे वागू लागतात तेव्हा त्यांना कोण दुरुस्त करू शकेल अखेरी जवाहरलाल काही देव नाही आणि सरदार सुद्धा कोणताही देव नाही आणि त्यांच्या इतर मंत्र्यांमध्येही दैवी शक्ती नाही त्यांना बाहेरून कुठून मदतही मिळत नाही मी हीच गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो अनेक हिंदू आणि मुसलमान माझ्याकडे येतात माझी त्यांच्याशी बरीच चर्चा झाली आहे परंतु अखेरीस माझा आवाज ईश्वराला शरण जातो त्यांनी मला या जगातून घेऊन जावे वा दिल्लीतील लोकांना समंजसपणा द्यावा म्हणून मी त्याला प्रार्थना करत असतो एकाही हिंदूच्या वा मनात मुसलमानाबद्दल रागाचे विचार नसावे लोक मला सांगतात की मुसलमान पंचमस्तीम बियासारखे म्हणजे देशद्रोही आहेत सध्याच्या सरकारविषयी त्यांच्या मनात निष्ठा नाही भारतात साडेचार कोटी मुसलमान आहेत जर साडेचार कोटी देशद्रोही असतील तर कोणाची हानी होणार आहे त्यांची स्वतःचीच हानी होईल अशा प्रकारे वागून ते इस्लामचे दफन करतील परंतु हिंदू आणि सिखांचे ते नुकसान करू शकणार नाहीत परंतु त्या साडेचार कोटी मुसलमानांना तुम्ही त्रास देऊ नये एक तुम्ही मरण्याकरता तयार व्हा वा पाकिस्तानमध्ये जा असे तुम्ही त्यांना सांगणे योग्य नाही त्यांनी का जावे आणि कोणाच्या खाली? मी तुम्हाला सांगतो की ते तुमच्या आणि माझ्या संरक्षणाखाली आहेत किमान माझी तर इथे दृश्य पाण्याची तयारी नाही मी ईश्वराला प्रार्थना करीन की तसे होण्यापूर्वी त्याने मला घेऊन जावे त्याने मला भरपूर दिवस जिवंत ठेवले आहे अठ्याहत्तर एकोणऐंशी वर्षाचे जीवन काही लहान नाही मी पूर्ण समाधानी आहे माझ्या सर्व क्षमतेनुसार मी सेवा केली आहे ईश्वराला जर मला जिवंत ठेवायची असेल तर त्यांनी माझ्याकडून मला आवडेल तसे काम करून घ्यावे दोन्ही संप्रदायाचा मी मित्र आहे असे मला त्यांनी सांगायला पाहिजे यामुळेच ते माझे ऐकतात व पुढेही ऐकत राहतील मी फार कमी मुसलमानांना भेटलेलो आहे मग सर्व मुसलमान देशद्रोही आहेत व ते माझा विश्वासघात करत आहेत असे मी कसे म्हणू शकतो मी तुम्हाला सांगतो की ते जरी माझा विश्वासघात करत असतील तरी त्यामुळे त्यांना काहीही मदत होणार नाही मला मान्य आहे की मुसलमानांजवळ भरपूर शस्त्रे आहेत त्यांच्याजवळील काही शस्त्रे मी परत घेतली आहेत आणि काही अजूनही त्यांच्याजवळ आहेत परंतु त्यांच्याजवळ शस्त्राने ते काय करतील ते मला मारणार आहेत काय ते तुम्हाला मारणार आहेत काय जर ते तसे करतील तर ते पाहण्याकरता सरकार आहे मी तुम्हाला सांगून ठेवतो की आपण जर चांगले झालो व आपण चांगले वर्तन केले तर सरकार आपल्याला न्याय मिळेल हे निश्चित पाहिजे सरकारांना परस्परांशी मांडू द्या आपण मित्र राहूया ते आपल्याला मारून टाकतील अशी भीती आपण बाळगू नये माणूस कितीही शक्तिशाली असला तरी ईश्वर जर आपल्याला वाचवणार असेल तर तो आपल्याला मारू शकणार नाही यामुळेच हिंदू आणि मुसलमान या दोघांनाही मला सांगायचे आहे की तुम्ही भीती टाकून द्या कायदे आझमनी केलेले विधान मला आवडले नाही ते म्हणाले की मुसलमानांना पाकिस्तानमध्ये आश्रय देण्यात आला कारण संघ त्यांचा छळ होत होता त्यांचे म्हणणे आहे की तिथे त्यांच्याकरता अन्न आणि राहण्याकरता जमीन असली पाहिजे ते म्हणतात की पाकिस्तान गरीब देश आहे व यामुळे ज्यांच्याजवळ पैसा असेल त्यांनी तो तिथे पाठवावा मला त्याबद्दल मुळीच तक्रार करायची नाही परंतु त्याचबरोबर पश्चिम पज्जामध्ये हिंदूंचे काय झाले हे ते का सांगत नाही बिहारने काही वाईट काम केले आहे हे खरे असले तरी त्याने त्याबद्दल ते पश्चातापही व्यक्त केला आहे कलकत्त्यात हिंदू माझ्याकडे आले आणि त्यांनी पश्चाताप व्यक्त केला मुसलमानांनीही जर असेच केले व आम्ही चुकलो अशी ते कबुली देत असतील तर ते फार चांगले होईल मी माझ्या डोळ्यांनी सर्व काही पाहिले आहे आणि त्याच्याकडे मी डोळे जाग कसा काय करू शकतो आणि हिंदूंनी केलेले अपराधही मी झाकू शकत नाही मला सर्व धर्मांशी प्रामाणिक राहायचे आहे मी ना तर ईश्वराचा विश्वासघात करू शकतो ना मानसाचा। मी सर्वांशी निष्ठावंत राहू इच्छितो आमच्यातील सर्व मानसे इतके वाईट नाहीत असे घोषित करणे हे मुसलमानांच्या फुडाऱ्यांचे कर्तव्य आहे असं मी काल म्हणालो होतो आम्ही भारताशी एकनिष्ठ राहू आणि भारताकरता सर्व जगाशी लढण्याची आमची तयारी असेल असे त्यांनी म्हणायला पाहिजे तसे केले तरच ते खरे मुसलमान ठरतील भारतात असे वाईट मुसलमान नाहीत अशी मी आशा करतो आणि जर असे काही असतील तर त्यांना चांगले करण्याकरता आपल्याला चांगले व्हावे लागेल वाईट नाही प्रकरण एकशे तेरा प्रार्थना प्रवचन सप्टेंबर चौदा एकोणीसशे सत्तेचाळ नवी दिल्ली सप्टेंबर चौदा एकोणीसशे सत्तेचाळ बंधूंनो आणि भगिनीनो कालप्रमाणेच आजही मी आपल्या मुसलमान शरणार्थी बांधवांना भेटायला गेलो होतो मी शिबिरात पाहिली तशा प्रकारची घाण कुठेही पाहिली नाही मी हिंदूंच्या छावण्यात गेलो आहे आणि मुसलमानांच्याही छावण्यात गेलो आहे हिंदूंची छावणी वेगळ्या ठिकाणी आहे मुसलमानांच्या छावणीत इतका घाणेडा वास येत होता की ते ठिकाण स्वच्छ का करत नाहीत याचे मला आश्चर्य वाटू लागले माझ्याकडे जर या शिबिराची जबाबदारी असती तर मी हे सहन केले नसते मी छावण्यांमध्ये राहिलेलो आहे आणि अनेक छावणी व शिबिरे मी पाहिलेली आहे आपल्या छावण्या इतक्या घाणेड्या ठेवू नये मला अतिशय दुःख झाले तिथे पोलिसांची आणि सैन्याची जरी व्यवस्था आहे आणि ते इतकी घाण आणि वास का सहन करतात ते म्हणतील की हे ठिकाण स्वच्छ करण्याची आमची जबाबदारी नाही आवश्यकता पडली तर शिबिरात शांतता राखण्याकरता आणि सुव्यवस्था ठेवण्याकरता आम्हाला केवळ वा, गोळीबार करण्याचा आदेश आहे ते म्हणतात की निर्वासित आपसात भांडले तर आम्ही आमच्या बंदुकांच्या मदतीने त्यांना येथून काढून टाकू त्यांना इतकाच आदेश होता आणि आदेशात जे सांगितले होते त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नव्हते हे सर्व ठीक आहे परंतु ते आता आपले सैनिक आणि आपले पोलीस आहेत माझ्या दृष्टीकोनातून त्यांच्याजवळ कुदळ आणि फावडेही असले पाहिजे जिथे कुठे घाण तिथली घाण त्यांनी दूर केली पाहिजे त्यांचे मुख्य काम ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे असले पाहिजे छावण्या चांगल्या अवस्थेत करता, हिंदू आणि मुसलमान मित्रांनी त्या स्वतः स्वच्छ केल्या पाहिजे हे जर आपण त्यांना सांगितले नाही तर आपण त्यांचे शत्रू ठरू आपण जर त्यांचे मित्र आणि सेवक असू तर आपण त्यांना स्पष्टपणे सांगितले पाहिजे की तुम्ही इथे आला आहात म्हणून तुम्ही असाय माणसाप्रमाणे वागले पाहिजे असे नाही पाकिस्तानमधून हिंदू निर्वासित आले तर आपण काय त्यांना विरीत डकला आहोत आपण त्यांना इथे ठेवून त्यांची काळजी गेला नको काय आपण त्यांना सांगितले पाहिजे की आम्ही तुम्हाला पाणी देऊ परंतु भंगी देणार नाही मी फार कठोर हृदय माणूस आहे हरिद्वारच्या कुंभमेळ्यात कुदळ फावडे घेऊन मी काम केले आहे आमच्याकडे छावणीतील स्वच्छतेसह सर्व कामे होती तशा कामाकरता सर्व प्रशिक्षित होते यामुळे मी म्हणेन की या छावण्यांचा कोणी जर व्यवस्थापक असला मग तो हिंदू आहे की मुसलमान याची मला फिकिर नाही तर त्याचे पहिले काम आणि सर्वात महत्वाचे काम त्याने ही छावणी एकदम स्वच्छ ठेवली पाहिजे याकरता पैसा लागत नाही छावणीत फावडे नसतील तर सरकारने ते पुरवणे हे सरकारचे कर्तव्य आहे सरकार जर फावडे पुरवत नसेल सरकारला जर फावडे पुरवण्या इतका वेळ नसेल तर छावणी प्रमुखाने ते पुरवले पाहिजे ज्याप्रमाणे छावणीतील लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे सरकारचे कर्तव्य आहे त्याचप्रमाणे छावणीतील साफसफाईकडे लक्षदे व पिण्याचे पाणी धुनी धुण्याकरता पाणी पुरवणेही सरकारचे काम आह तिथे सांडपाणी वाहून येण्याची व्यवस्था नसल्यामुळे कॉलरा पसरतो छावणीतील साफसफाईत कधीही कमतरता असता कामा नाही ही गोष्ट मी ब्रिटिशांकडून शिकलो हे मी कबूल केलेच पाहिजे छावणीतील साफसफाईकडे कसे लक्ष द्यावे हे मला माहीत नव्हते हजारो लोक एकत्रित राहतात व त्यांच्यावर कशाप्रकारे कामाची जबाबदारी सोपवण्यात येते की ते एकत्रितपणे साफसफाईचे वा सांगितलेले इतर कोणतेही काम करू शकतात हे मला माहीत नव्हते सैनिक हे सर्व करू शकतात काही मिनिटात संपूर्ण शहर उभे राहते आणि राहुट्या उभ्या राहतात सर्वात आधी जे येतात त्यांचे पहिले काम पाणी कुठे मिळेल त्याचे उपयोगाची व्यवस्था कशी करायची हे पाहायचे असते लघवी व संडासात घाण पाणी बाहेर वाहू नये म्हणून येणाऱ्या दुसऱ्या तुकडीकडे खंदक करण्याचे काम असते अशा व्यवस्थेमुळे तिथे कॉलरावा अमांशाची भीती नसते सर्व लोक आरामात राहू शकतात मी इतर गोष्टीकडे वरणार नाही इथे लोक संपूर्ण गोंधळाच्या परिस्थितीत राहतात ते सर्व इकडे तिकडे पडलेले असतात छावणी स्वच्छ ठेवण्याची कोणालाही फिकीर नसते मी कोणाला दोष देऊ शकतो मुसलमानांचा छावणी प्रमुख मुसलमान आहे तो त्यांच्या लोकांना सांगू शकतो आणि त्यांच्याकडून कोणते काम अपेक्षित आहे हे त्यांना समजावून सांगू शकतो त्याला लोकांना समजून सांगता आले पाहिजे त्यांना सांगितले पाहिजे की तुम्ही जर घाणीत राहाल तर तुम्ही मराल तुमची मुलेही घाणेळी राहू शकत नाहीत यामुळे छावणी स्वच्छ ठेवणे ही कितीतरी चांगली गोष्ट आहे या लोकांना स्वच्छतेविषयक प्रशिक्षण दिले तर आपण कितीतरी करू शकतो तुम्ही जर हिंदूंची छावणी पाहाल तर तिथेही तुम्हाला घाण दिसेल परंतु तरीही तिथे थोडे अंतर आहे तिथे मी अन्वाने फिरू शकत नाही तलावात तिथे अगदीच पाणी नव्हते ते पूर्णपणे कोरडे होते तिथे गटारांची व्यवस्था नव्हती अखेरीस ना तर मुसलमान ना हिंदू पशु आहेत परंतु आज आपले पशुतृपांत झाले आहे हिंदू आणि शीख पाकिस्तानमधून घाबरुन का आहेत हिंदूंनी जरी इथे अतिशय वाईट वर्तन केले असले तरी तिथे का जर तिथे को अपराध कि शिक्षा करा ही हि सरकार जवाबदारी यास बरोबर मी विचारेन कि पड़न जाने का भाग पड़ावे जर मुसलमान मुसलमान हो दोष दिलाजेका मुसलमान सुध्धले अपने सरकार अंतर्गत आ जरते निर्वासित दिल्लीकर गोष अतिशय लजीरवाड़ी है स्पष्ट आसलमान बाहर आल्लेना जवपास दिल्लीमधील विविध वस्त्यांमधून आलेले आहेत त्यांच्यातील फारच थोडे बाहेरून आलेले असतील आम्ही त्यांना दिल्लीबाहेर घालवले आहे काल मी सांगितले होते त्याप्रमाणे मी तुम्हाला आजही सांगेन की ही गोष्ट अतिशय लज्जास्पद आहे पाकिस्तानमधून अल्पसंख्याकांना पळून यावे लागावे हे पाकिस्तान सरकारचे अपयश आहे तुम्ही पाकिस्तानमध्येच राहिले पाहिजे असे तिथल्या सरकारने त्यांना सांगितले पाहिजे परंतु पाकिस्तानमधील आज परिस्थिती अशी आहे की चांगल्या लोकांनाही तिथून पळून यावे लागते लाहोर जवळपास रिकामे झाले आहे हिंदूंनी हे, हे शहर बांधले आहे आणि हिंदूंनी बांधलेल्या कितीतरी हवेल्या तिथे आहेत तिथे कितीतरी शैक्षणिक संस्था आहेत इतकी महाविद्यालय अजून कुठे आढळतील मला नेहमीच प्रत्येक चांगल्या गोष्टीचे कौतुक वाटत असते आज ही महाविद्यालय कोणाच्या ताब्यात आहेत या सर्व गोष्टींचे मला दुःख होते आणि पाकिस्तान सरकार इतक्या खालच्या पातळीवर गेले याची मला लाज वाटते आणि जेव्हा मी येथील परिस्थिती पाहतो तेव्हा मला अजूनच लाजीरवाणी होऊ लागते आपले सरकार असूनही दिल्लीतील दिल परिस्थिती इतकी का चिघळावी सिंहासारखे जवाहरलाल आणि गृहमंत्री सरदार पटेलसारखे लोक असूनही परिस्थिती इतकी चिघळावी त्यांचा अधिकार मान्य का करण्यात येऊ नये त्यांनी जर एखाद्या मुलाला वाचवण्याचा आदेश दिला असेल तर ते मूल वाचवले गेलेच पाहिजे असे झाले तरच आपण आपले सरकार चालवू शकतो परंतु आता त्यांच्याजवळ पोलीस आणि सैन्य आहे व यांच्या मदतीने ते शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु अखेरीस हे सरकार कोणाचे आहे हे तुमचे सरकार आहे तुम्ही ते घडवले आहे जर जन आपल्या सरकारचे आदेशाचे पालन करील तर प्रत्येक गोष्ट करता येऊ शकते असे झाले नाही तर सध्याच्या करता जग दिलीची चेष्टा करील आणि मग युरोपीय सत्ता मग ती रशिया असो फ्रान्स असो की ब्रिटन असो वा अमेरिका असो आपल्याला हसतील आणि आपण आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याकरता असमर्थ आहो असे म्हणतील आपण केवळ गुलाम म्हणूनच जगू शकतो असे व्हायला नको यामुळेच मुसलमानांना मला सांगायचे आहे की तुम्ही तुमच्याजवळ सर्व शस्त्रे भीतीमुळे नाही तर स्वतःहून सुपुर्द करावी तुम्हाला जर भावाभावाप्रमाणे राहायचे असेल तर तुम्ही असे करावे असे केले तरच भारताबद्दलची तुमची निष्ठा सिद्ध होईल व तुम्ही भारताचा कधीही विश्वासघात करणार नाही हे दाखवून द्याल हिंदू असो की मुसलमान आपण सर्व भारताचे आहो मला मुसलमानांना सुद्धा सांगायचे आहे की पश्चिम पंजाब सरहद्द प्रांत बलुचिस्तान आणि सिंध येथील मुसलमानांना जर वेड लागले व हिंदू आणि शीख यांना तिथे शांततेत राहणे शक्य झाले नाही तर आमच्याकरता इथे परिस्थिती कठीण होणार आहे अखेरिस, आपण सर्व माणूस आहो यामुळे तुम्ही मानवता समजून घ्या आपण किती काळ समजूत घालू शकू माणसाला वेळ लागू शकते आणि तो चांगलाही असू शकतो तो जर नीट वागत असेल तर त्याला शांत राहू द्या एखाद्या माणसाला वेळ लागल्यामुळे तो जर श्वापद होत असेल तर मी दिल्लीच्या हिंदूंना सांगेन की तुम्ही काळजीपूर्वक राहा आणि शूर व्हा भ्याड होऊ नका मुसलमानांजवळ काही शस्त्रे जरी असतील तरी त्यांना घाबरणे हा भ्याडपणा आहे कुठे जरी काही मुसलमान शस्त्र बाळगत असतील तर आपण त्याची काळजी करायची त्यांना निशस्त्र करणे सरकारचे काम आहे त्यांच्याकडील शस्त्र काढून घेणे हे सैन्यांचे काम आहे त्यांना जर हिंदू एकोप्याने भारतात राहायचे असेल तर त्यांनी आपल्याजवळील शस्त्रे सुपूर्द केली पाहिजे आणि मुसलमानांनी आपली चूक कबूल केली पाहिजे त्यांनी म्हणायला पाहिजे की आमची इच्छा दिल्लीला जिंकून संपूर्ण भारताचा पाकिस्तान करण्याची होती परंतु भारताचा पाकिस्तान करणे शक्य नाही हे आता आमच्या लक्षात आले आहे त्यांना आधीच पाकिस्तान मिळालेला आहे व यावर त्यांनी समाधान म्हणायला पाहिजे आम्ही पाकिस्तानमधील हिंदूंना वाचवू व त्यांना समाधानात ठेवू असे त्यांनी म्हणायला पाहिजे असे झाले तर भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगुलपणाकरता स्पर्धा सुरु होईल व अधिक प्रामाणिकपणाने मानवतेला अनुसरण्याचा ते प्रयत्न करतील आपण मक्केकडे पाहो की पूर्वेकडे सत्य आपल्या स्वतःच्या अंतकरणातच वसत असते आणि आपले अंतकरण निष्पाप असणे याला खरे महत्व आहे आपण जर परस्परांशी चांगलपणा स्पर्धा केली तर आपण सर्व प्रगती करून एकत्रित काम करू शकतो मी तुम्हाला सांगू इच्छितो आता मी इथे आलेलो असल्यामुळे इथेच बनण्याची माझी इच्छा आहे आपण जर वेळ लागल्याप्रमाणे वागू लागलो आणि रागाच्या भरात मुसलमानांना मारू लागलो तर मला तुमच्याशी काही घेणे देणे नसेल मला अशा गोष्टींची साक्ष व्हायचे नाही मुसलमानांना जर असे वाटत असेल की हिंदू आणि शीख दोषी आहेत आणि हिंदू आणि शिखांना वाटत असेल की मुसलमानांचा दोष आहे तर या दोघांचाही दोष आहे माझ्याकरता हे सर्व समान आहे माझ्या दोषीने हिंदू आणि मुसलमान एकच आहेत तुमच्यातील जे खरे असतील त्यांनाच ईश्वर ओळखेल दुष्टांच्या दुर्वर्तनाकरता शिक्षा करणारे तुम्ही कोण ते स्वतःला शिक्षा करतील मला याबद्दल काही संशय नाही सर्व धर्माचा मला कळेला सार हाच आहे यामुळेच मी म्हणेन की मुसलमानांनी कितीही चुकीचे वर्तन केले तरी तुम्ही चांगलपणाने वागले पाहिजे कमीत कमी तुम्ही असे केलेले पाण्याची मला इच्छा आहे आपण इतके जर केले तर आपण आपल्या सरकारला चांगल्या स्वरूपात ठेवू शकतो आणि असे झाले नाही तर आपण सर्व काही गमावू प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन सप्टेंबर पंधरा एकोणीशे सत्तेच्या गांधीजींचं आज मौनवर असल्यामुळे हे भाषण सभत्त वाचून दाखवण्यात आल नवी दिल्ली सप्टेंबर पंधरा एकोणीशे सत्तेच्या रात्री मी जससा मनाला शांत करणाऱ्या आणि जीवनदयी वाटणाऱ्या पावसाचा आवाज ऐकत जात होतो तसतसा माझ्या मनात दिल्लीतील उघड्या शाळांमध पडून असलेल्या हजारो शरणार्थ्यांचे विचार येत होते चोहोकडून पावसापासून रक्षण होईल अशा ओसरीत मी झोपलो होतो परंतु माणसाचे क्रूर हात त्याच्याच भावाविरुद्ध उठले नसते तर या हजारो माणसांना पुरुष स्त्रिया आणि मुलांना शिवाय उघड्यावर पडून राहावे लागले नसते आणि अनेकांना तर उपाशी पोटीही राहावे लागले नसते काही ठिकाणी तर गुडघ्यावर पाणी साचले होते त्यांना दुसरा कोणताही पर्याय नव्हता हे सर्व अपरिहार्य होते काय आतून जोरात आलेलं उत्तर होतं नाही अगदी एक महिन्याचे नवजात मुल असलेला स्वातंत्र्याची हेच पहिले फळ आहे काय या विचारांनी गत वीस तासात मला झपाटून टाकले होते माझे मौन हे मला मिळालेल्या वरदानासारखे आहे त्यामुळे मला माझ्या अंतर्मनाचा शोध घेता आला दिल्लीच्या नागरिकांना वेळ लागली आहे काय त्यांच्यात काहीच माणुसकी उरलेली नाही काय देशप्रेम आणि देशाचे स्वातंत्र्य यांना त्यांच्या हृदयात काहीच ताणूरलेले नाही काय आधी हिंदूंवर आणि नंतर शिखावर दोषारोप केल्याबद्दल मला क्षमा करण्यात यावी द्वेषाच्या लोंढ्याला बांध घालण्याचे पुरेसे सामर्थ्य इथल्या पुरुषांमध्ये नाही काय मी इथल्या मुसलमानांना विनंती करीन की त्यांनी भीतीचा पूर्णपणे त्याग करावा आणि ईश्वरावर विश्वास ठेवावा व त्यांच्याजवळील ज्या शस्त्रांची हिंदूंना आणि शिखांना भीती वाटते ती सर्व शस्त्रे त्यांनी जाहीर करावी याचा अर्थ असा नाही की हिंदू आणि शिखांजवळ शस्त्रे नाहीत अंतर केवळ प्रमाणाचे आहे काहीन काहीजवळ जास्त आहे काहीजवळ कमी अल्पसंख्याकांनी एकतर ईश्वरावर व त्याने निर्माण केलेल्या माणूस योग्य वर्तन करील यावर भरोसा ठेवावा आणि नाही तर ज्यांच्यावर तुमचा विश्वास नाही त्यांच्यापासून संरक्षण व्हावे म्हणून तुम्ही शस्त्रांवर विश्वास ठेवा माझा तुम्हाला लहानसा परंतु खंबीरपणाचा सल्ला आहे त्याची अचूकता स्पष्ट आहे तुमचे सरकार प्रत्येक नागरिकाचे गुन्हेगारापासून मग ते कितीही शस्त्रसिद्ध असो रक्षण करील यावर विश्वास ठेवा यापुढे जाऊन मी म्हणेन की घरादाराला आणि संपत्तीला मुकावे लागल्यामुळे अल्पसंख्याकाचे जे नुकसान झाले असेल त्या प्रत्येक प्रकरणी अल्पसंख्याकांना नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार आहे दोन एकही सरकार हे सर्व करू शकत नाही असे म्हणणे म्हणजे मृताला जिवंत करण्यासारखे होईल दिल्लीच्या लोकांनी कायदा हातात घेतला तर पाकिस्तान सरकारकडून न्यायाची मागणी करणे कठीण होईल न्याय मागणाऱ्याने न्याय केला पाहिजे त्याचे हात स्वच्छ असले पाहिजे ज्या मुसलमानांना आपले घर सोडण्याकरता बाध्य करण्यात आले आहे त्यांना हिंदू आणि शिकानी परत त्यांच्या घरात राहण्याकरता बोलावले पाहिजे तुम्ही जर हे साहसे पाऊल उचलले तर त्यामुळे निर्वासितांच्या समस्येची तीव्रता आणि जटिलता कमी होईल आणि मग त्या गोष्टीची दखल पाकिस्तानलाच नाही तर संपूर्ण जगाला घ्यावी लागेल तुम्ही दिल्ली आणि भारताला अपमानित होण्यापासून आणि विनाशापासून वाचवाल करोडो हिंदू शीख आणि मुसलमानांची अदलाबदल करण्याची कल्पनाही करवत नाही ते चूक आहे अदलाबदल करण्याचे खंबीरपणाने नाकारून आपण पाकिस्तानमध्ये केलेली चूक दुरुस्त करू शकतो याबाबतीत माझा आवाज एकटा जरी पडला तरी हे बोलण्याचे धैर्य माझ्यात राहील अशी आशा आहे प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन सप्टेंबर सतरा एकोणीसशे नवी दिल्ली सप्टेंबर सतरा एकोणीसशे काल संध्याकाळच्या माझ्या अनुभवानंतर मी ठरवले होते की तोपर्यंत प्रार्थना सभा घ्यायच्या नाही जोपर्यंत श्रोत्यांमधील उपस्थित प्रत्येक माणूस त्याकरता तयार नाही मी कधीही कोणावरही काही लादले नाही मग प्रार्थनेसारखी अतिशय आध्यात्मिक गोष्ट मी कोणावर कसा काय लादू शकतो प्रार्थना करायची की नाही याची सूचना आतून यायला पाहिजे मला खुश करण्याचा हा प्रश्नच नाही माझ्या प्रार्थना सभा खरोखरच लोकप्रिय झाल्या आहेत या सभांमुळे लक्षावधी लोक लाभान्वित झाले आहेत असे दिसते परंतु लोकांना सहन करावे लागलेल्या आपदांमुळे त्यांना राग येणे स्वाभाविक आहे व दोन्ही समुदाय तणावाच्या मनस्थितीत आहेत हे मी चांगल्या प्रकारे समजू शकतो प्रार्थना घेत असताना प्रार्थनेतील काही भाग वगळावा अशी जी अपेक्षा करण्यात येत आहे ती करण्यात येऊ नये इतकी सभा घेण्याविषयीची माझी अट आहे एकतर संपूर्ण प्रार्थना मनपूर्वक मान्य केली पाहिजे वा ती फेटाळली कुरान कुराणमधील जो भाग मी प्रार्थनेत म्हणतो तो मी म्हणणे मी थांबवू शकत नाही मी तुमची चीड आणि त्यातून निर्माण होणारा अधिरपणा समजू शकतो परंतु तुम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याकरता तुम्हाला पात्र ठरण्याची इच्छा असेल तर तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण मिळवावे लागेल आणि न्याय मिळवण्याकरता तुम्हाला तुमच्या सरकारवर अवलंबून राहावे लागेल मला जरी माझी अहिंसक पद्धत आवडत असली तरी मी तुम्हाला ती सुचवत नाही कारण मला माहीत आहे की अहिंसेसंबंधीचे माझे बोलणे आज कोणीही ऐकणार नाही यामुळे मी तुम्हाला लोकशाहीवादी राष्ट्रे जो मार्ग अवलंबत असतात तो सुचवत आहे लोकशाहीत प्रत्येक माणसाला प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे म्हणजे सरकारच्या आदेशाप्रमाणे वागावे लागत असते व आपल्या स्वतःच्या इच्छांना त्याप्रमाणे वळण लावावे लागत असते प्रत्येक माणूस जर आपल्या हातात कायदा घेईल तर सरकार काम करू शकणार नाही त्याचा अर्थ होईल अराजक म्हणजे सामाजिक व्यवस्थेचा सा अंत म्हणजे राज्य अस्तित्वात राहणार नाही स्वातंत्र्य गमावण्याचा हाच मार्ग आहे तुम्ही जर सरकारला आपले काम करू दिले तर प्रत्येक हिंदू आणि शिख आप आपापल्या घरी सन्मान आणि आदरानेशी पडते परंतु तुम्ही जर तुमच्या मुसलमान देश भारतातून घालवून देऊ पाहाल तर असे घडण्याची शक्यता नाही अशी कोणतीही गोष्ट मला भयानक वाटते मुसलमानांवर अन्याय करून तुम्ही न्याय मिळवू शकत नाही ही गोष्ट सोडली जरी अल्पसंख्याक म्हणजे हिंदू आणि शीख यांना पाकिस्तानमध्ये फार वाईट वागणूक मिळते हे खरे असेल तर हेही खरे आहे की पूर्व पंजाबमध्ये अल्पसंख्याकांना म्हणजे मुसलमानांना फार वाईट वर्तणूक दिली जात आहे दोन्ही देशांमध्ये करार होण्याचा योग्य मार्ग हा आहे की त्यांनी शुद्ध अंतकरणाने आपापल्या चुका कबूल करून सामंजस्य करार करावा जर अशी एकवाक्यता होणे शक्य नसेल तर त्यांनी लवाद कबूल करावा व लवादाचा निवाडा मान्य करावा दुसरा मार्ग आहे युद्धाचा असंस्कृत मार्ग मला युद्धाचा कल्पनेची सुद्धा घृणा आहे परंतु परस्परात एकमत होऊन करार होत नसेल आणि लवाद मान्य होत नसेल तर युद्धाशिवाय पर्याय राहणार नाही यामुळे मी आशा करतो की अशा परिस्थितीत लोक आपला वेडेपणा टाकून देतील व भानावर येतील व पाकिस्तानमध्ये जायचे नाही असे ठरवलेले आपले मुसलमान शेजारी आपल्या संसारात परतच असतील तर त्यांना सुरक्षिततेचे आश्वासन देतील ही गोष्ट सैन्याच्या मदतीने साध्य करता येऊ शकत नाही लोक जेव्हा भांडावर येतील तेव्हाच ही, ही साध्य करता येईल यादवीमुळे देशाचा विध्वंस झालेल्या पाण्याकरता जगायचे नाही असं मी ठरवले आहे आपल्या या पवित्र आणि सुंदर भूमीवर काही आपत्ती येण्यापूर्वी त्याने मला घेऊन जावे माझ्या या प्रार्थनेत तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावे अशी माझी इच्छा आहे हिंदू आणि मुसलमान कामगारांनी एकोप्याने काम केल्याबद्दल एको मी त्यांचा आभारी आहे तुम्ही जर संपूर्ण एकोप्याने काम कराल तर तुम्ही देशासमोर चांगला आदर्श ठेवाल कामगार वर्गाने आपल्या जवळपासही सांप्रदायिकतेला भटकू देऊ नये तुम्हाला जर तुमची शक्ती माहीत असेल व तुम्ही समजून घेऊन रचनात्मक कार्य करत राहाल तर तुम्ही खरे मालक व वा सत्ताधारी वाल व वा तुम्हाला कामावर लावणारे तुमच्या अळी मदत करणारे तुमचे विश्वस्त व मित्र होतील हे मी तुम्हाला सांगितले नव्हते काय कामगार हे सोने आणि चांदीपेक्षा मूल्यवान आहेत कारण जमिनीच्या पोटातून केवळ कामगारच ते सोनेचांदी वर काढू शकतात हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हाच खरे आनंदाचे दिवस येतील